वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग अठ्ठावीसावर धर्म जाणणारी सीता असे बोलली पण धर्मप्रेमी राम वनात्या दुःखांचा विचार मनात आणून तिला वनात नेण्याला कबूल होईना तिचे डोळे अश्रुने डबडबले तेव्हा तिचे सांत्वन करीत तिचे मन वळवण्याकरता तो धर्मात्मा म्हणाला सीते तू मोठ्या कुळातले सदोदित धर्मरत राहिलेस येथे राहूनच तू धर्माचे आचरण कर त्यानेच माझ्या मनाला सुख होणार आहे सीते मी जसे सांगेन तसे तू करावीस अबोले वनात राहण्यात किती क्लेश आहे ते मी तुला सांगतो ऐक सीते वनवासात जाण्याचा विचार करून देबीड अरण्यात तुझ्या हिताचाच विचार करून मी तुला सांगत आहे मला माहीत आहे त्याप्रमाणे वनात सुख कधीच नसते सदोदित दुखत असते पर्वतावरून वाहणाऱ्या प्रवाहांचे तसेच पर्वतांच्या गुहेत राहणाऱ्या सिंहांचे निनाद ऐकणे फारच कठीण म्हणून वन हे दुःखकारक आहे तसेच निर्जन अरण्यात मत्त होऊन निश्चांकपणे विहेरणारे पशू माणसाला पाहताच उठून त्याच्याच पुढे येतात म्हणून सीते वन दुःखदायी आहे नद्यात सुसरे असतात चिखल असतो त्यामुळे त्या ओलांडणे मत्त हत्तींना सुद्धा कधी शक्य होत नाही म्हणून वन हे फार क्लेशदायक आहे वेलींच्या आणि काट्याकोट्यांच्या जाळ्याने गुरफटलेली रान कोंबड्यांच्या आवाजाने निनादित असलेली ही अरणे असतात वाटेवर पाणी मिळत नाही चालणे अतिशय कठीण असते म्हणून वन हे कष्टमय झाडावरून आपोआप गळून पडलेल्या पानांची शेज करून त्यावर रात्री थकून भागून झोपावी लागते म्हणून वन हे कष्टमय मन आवरून झाडावरून खाली पडलेल्या फळावर दिनरात्र संतोष मानावं लागतो म्हणून वन हे कष्टप्रद आहे मैथिली यथाशक्य उपवास करावा लागतो जटाफार वाढवाव लागतो आणि वलकले नेसावी लागतात देवता पितर यांचे आलेले आलेल्या अतिथींचे नित्य विधीपूर्वक पूजन करावे लागते नियमांनी चालून रोज वेळच्या वेळी तीन वेळा स्नान करावे लागते म्हणून वन क्लेशकारक आहे ऋषींच्या प्रमाणे वेधीवर स्वतःच तोडून आणलेली फुले व्हावी लागतात म्हणून सीते वन हे दुःखाचे आहे मैथिली वाटेल ते खाणाऱ्या वनचरांना जे मिळेल त्यावर संतोष मानाव लागतो म्हणून वन हे दुःखाचे वनात वारा अतिशय जिकडे तिकडे अंधार असतो आणि सारखी भूक लागते तेथे फार मोठी भय असतात म्हणून वन अतिशय दुःख कारक आहे भामीने नाना आकारांचे सरपटणारे प्राणी तेथे फार असतात ते मार्गावर ताठ्याने फिरत असतात त्यामुळे वन हे फार दुःखाचे आहे नद्यात राहणारे सर्प नद्यांप्रमाणेच वाकडे वाकडे वाकडे चालतात आणि वाट अडवून धरतात म्हणून वन हे फार दुखाचे, आहे पक्षी विंचू किडये दंश करणारे माशा चिळते या सर्वांचा नेहमी त्रास होतो म्हणून हे अबोले वन कष्टाचे आहे वनात काटले झाडे आणि कुश आणि काश गवत यांच्या डहाळ्यांची डोके एकमेकात गुंतलेली त्यामुळे वन हे क्लेशकारक आहेत अरण्यात राहणाऱ्याला शरीर कष्ट फार पडतात नाना प्रकारची भय तेथे असतात म्हणून वन हे सदोदित दुःखकारकच का असते क्रोध आणि मोह टाकावे लागतात तप करण्याकडे मनाला लावावे लागते भयकारक असेल त्याला सुद्धा भिवून चालत नाही म्हणून वन हे दुःखाचे आहे म्हणून तू वनात जाण्याची इच्छा करू नकोस वनात जाण्यास तुझे क्षेत्र नाही येथे पुष्कळ विचार करून मी पाहतो तेव्हा वन फार आपत्तींचे दिसते आपल्याला वनात नेण्याचा महात्मा राम विचार करीत नाही असे दिसले तरी सीतेने त्याचे म्हणणे मान्य केले नाही अत्यंत दुःखीत होऊन ती रामाला म्हणाली अयोध्या कांडाचा